अवधान एकले मग सर्व पात्र हुई जे, तो सर्व पात्र हे ते, ते तो देवीवर अभंगा दे संगता दुसरी स्वरूप स्थिति दुसर स्वरूप असंग सर्वचा सर्व भोग्य सुख व सर्व सवृत्तिक निर्वृत्तिक सर सुखांचा निर्विषयक होतो अंतर्भाव हो त्या परमात्म सुखाला सर्व सुख अटलत्री या अर्था ने सर्व सुख मिले तीसरी एक गोष्ट तुम्हारा सामगुन ती अशी की या सर्व सुखाचा अनिर्वचनीय संबंध निर्माण होऊन इतर सर्व ठिकाणी आपल्याला सुखाची परिस्थिती येते ज्या ज्या विषयामध्ये ज्या ज्या अवस्थेमध्ये आपल्याला सुखाची अनुभूती येते त्या त्यावेळी त्या, त्या सुखाच्या अनुभवानंतर पूर्वी वा केव्हाही अधिष्ठानाच जर तुम्हाला ज्ञान झालं तर अधिष्ठान ज्ञानाने त्या विषयाचा विषयजन्य सुखाचा कंसात विषयाचा व विषयाशी असलेल्या मूळ स्वरूपभूत सुखाच्या अनिर्वचनीय संबंधाचा बाध होऊन सुख मात्र निर्विशेष शेष राहत अशेष विशेषांच हो निर्विशेष परम्त्मा शेष रहो मुख्य वर्म है बाधान विषयाचा ही बाध होते व विषयाशी मूल सुखा अनिर्वचने संबंधा ही बाध होते सुखा बाध हो विषया संसर्गास है विषयाचा सुखाच्या ठिकाणी स्वरूपाभ्यास आहे आणि असा परस्पराचा परस्पराच्या ठिकाणी अभ्यास होऊन आपल्यालाही विषयामध्ये सुखाची प्रतिती येते याबद्दल दादांनी आणखी बराच खुलासा केलेला आहे तो आत्ता खुलासा सांगत नाही ज्या ज्यावेळी तुम्ही ते ऐकलंय त्यावेळी तो खुलासा सांगितलेला आहे यापुढे तो, या तो प्रसंग आला तर सांगू पण हे अध्यासवादातलं सुखाविषयीचं तत्व माहीत असलं पाहिजे हे सगळे प्रकार माहीत असूनही हे तुम्हाला इतर सर्व शास्त्रकारांनी विचारवंतांनी केलेल्या प्रक्रियेप्रमाणे चिंतन सांगितलं पण या सर्व विचारांमध्ये मूळ अध्यासवादाच्या दृष्टीने किंवा अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने काय विचार आहे ती गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगितली अर्थात हे सर्व सुख मूळ सुख आहे कुठेही तुम्हाला सुखाचं भान झालं सुखा तरी ते मूळ सुख हे आहे जिथे भान होत तिथे या सुखाचा अनिर्वचनीय संबंध उत्पन्न होऊन त्याचे प्रती येते किंवा अभिव्यक्ती होते म्हणून नेहमी सुख हे अभिव्यक्त होऊन प्रतीत होत आणि दुःख हे अनिर्वचनीय उत्पन्न होऊन प्रतीत होत असं अभ्यासवादातलं मुख्य तत्व आपण लक्षात ठेवा म्हणजे कधी गोंधळ होणार नाही क्षेपादी जे दोष है लय कषा विक्षेप इत्यादि जे दोषांवृत्ति वावी विवेक वैराग्य सदी षट्क संपत्ति मुमुक्ष साधन चतुष्ट संपत्तिरूप सदगुण आधान वावी असा दोषापन पूर्वक गुणाधान संस्कार हो श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंच्या मुखाने महावाक्योपदेशाचं वा इतर सर्व ग्रंथांचं श्रवण भाव, मनन भाव, निदिध्यासन घडावं आणि सरते शेवटी दृढ अप्रोक्ष ज्ञान प्राप्त ही साधना या क्रमाने या जन्मात पूर्वजन्मात वा जन्मजन्मांतरात किंवाही ज्यावेळी तुम्ही संपादन कराल याप्रमाणे ज्यावेळी तुम्ही जाल तो अशा प्रकारचे साधोना अनुष्ठान तुम्ही कराल किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं श्रद्धावान लयतेंद्रिया संयतेंद्रिय अनुष्ठेय तत्पर असं होऊन श्रद्धापूर्वकतेने जर तुम्ही हे ज्ञान संपादन कराल तर आणि तरच हे सर्व सुख मनुष्याला प्राप्त होते जर याप्रमाणे आपण अनुष्ठान केलं नाही तर सर्व सुख प्राप्त होत नाही आत्ता आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या मानाने तुमच्या कर्माची अनुष्ठानाची योग्यता असेल त्या त्या मानाने भोग्य सुखाची तुम्हाला प्राप्ती होईल ज्याची यादी तुम्हाला आता सांगितलेली आहे इथे ज्ञानेश्वर महाराजांनी निरपेक्ष असलेल्या वास्तव असलेल्या सर्व सुखाने सर्व लोकांनी संपन्न व्हावं असं म्हटलेलं आहे यामध्ये मल विक्षेपादी दोष निवृत्ती साधन चुष्टय संपत्तीची सद्गुण संपत्ती, संपत्ती व त्याचं गुणाधान सद्गुरूंची प्राप्ती श्रवण मनन इत्यादी साधने अप्रोक्ष ज्ञान याचा उल्लेख केलेला नाही ज्या अर्थी हे सुख प्राप्त व्हावं असं म्हटलंय त्या अर्थी ती सर्व त्या सर्व साधन या आक्षेपत आहेत असं समजून आपण याच श्रमण करा म्हणजे आपल्याला कधी गोंधळ होणार नाही सर्वांना सर्व सुख प्राप्त व्हावं गोष्ट खरी पण सर्व लोक या योग्यतेच्या आहेत का सर्व लोक या अवस्थेप्रमाणे येऊन पोचलेले आहेत का वगैरे अनेक आपल्या मनामध्ये शंका निर्माण होतील पण त्या सर्व शंकांचं समाधान थोडक्यामध्ये एवढंच आहे की या पद्धतीने जर आपण चिंतन केलं तर आपल्याला असं कळेल की ही साधना झाल्या शिवायला कधीही हे सुख प्राप्त होणार नाही संत सुद्धा अनधिकाऱ्याला खळाला त्याची व्यंकटी निवृत्त होऊन तो मुक्त व्हावा असं म्हणतात याचा अर्थ असा आहे की अनधिकारी अधिकारी व्हावा आणि अधिकारी झालेला मग मुक्त व्हावा असा त्या म्हणण्यातला अर्थ आहे अनधिकारी फल प्राप्ति अगम घापक भाव संबंध फाप्त हो ज्ञानेश्वर महाराज स्वतः अध्यात्म शास्त्रीय अंतरंगो अधिकारी अतिपादन के लिए अर्थात प्राप्त होने करता तो अंतरंग अधिकारी आगत मग सर्व लोग सर्व सुखाने संपन्न हो पद्धति या कर्माने आज वा ये काल आज कितना थोड़ा अर्थ है कि सर्व सुखी पूर्ण हो लोकी। असे हे सर्व सुखा पूर्ण वावे पूर्ण होने त्यांचा जो विकास तो विकास सर्व प्रकार हा विकास होने ही सुखस्थिती प्राप्त होने को मार्ग का अवलंब करावा असा जर आपल्या पुढे प्रश्न निर्माण होईल तर मी आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे वेदोपनिषदाने प्रतिपा दिलेली ही साधन आहे दोष निवृत्ती गुणाधान सद्गुरूंची प्राप्ती श्रवण मनाची साधने ज्ञान व द्वारा, ज्ञान लॉपराचिरेणा आधी गती हाच त्याचा मार्ग आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व सुखाने सर्व सुखांनी परिपूर्ण व्हावं यासाठी म्हणून वैज्ञानिक विकासाचं मागण केलेलं नाही हे त्याच साधन सांगितलं नाही आर्थिक साम्य निर्माण व्हावं हे साधन सांगितलेलं नाही मनुष्याला सर्वतोपरी संपन्नता प्राप्त व्हावी असं साधन सांगितलेलं नाही आज आपण असं पाहतो की ज्यांच्याकडे वैज्ञानिक विकासाने भोग समृद्धी पूर्ण आहे आर्थिक संपन्नता अतीव झालेली आहे अनेक सांग लोक सांगतात की आमच्या संपत्तीला ठेवायचं कसं याची भीती लागली काही मंडळी सारखी घर आणि कोर्ट आणि कोर्ट आणि घर असं करतायत आणि कोट्यवधी रुपयाचे मालक आहेत ते करतायत त्यांना विचारलं काय झालं काय म्हणले काही नाही संपत्ती अधिक झाली बरोबर आहे बाबा कबी चालली म्हणजे कुछ तुम समजेव कुठ आमचं बस मी अशी मंडळी पाहतो आहे प्रत्यक्ष ते मी तुम्हाला सांगतो कोणाची निंदा आहे असा पण समजू नका ज्यांच्या कैक पिढ्या त्यांची संपणार नाही रोज झोपताना नोटांच्या गादीवरच झोपतात पांघरायला घेतात त्या पांघरुणात नोटाच असतात इतकंच नव्हे तर त्यांच्या घरची मोलकरणी जाताना एक पोतं घेऊन गेले तर त्याच नोटाच घेऊन गेली म्हणजे कशी परिस्थिती आहे ती पहा आर्थिक समृद्धी हे सुखाचं साधन होऊ शकत नाही हे आपल्याला कळलंय ज्ञानेश्वर महाराजांना नक्कीच कळलेलं असतो त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी आर्थिक उन्नती व्हावी संपन्नत संपन्नता व्हावी हे स्वर्ग साधन मार्गितलेलं नाही सांगितले नाही संपन्नता सांगितलेली नाही त्यांना गणराज्याची कल्पना आता नाही निर्माण झाली ही लोकशाही किंवा गणराज्याची कल्पना आपण जे म्हणतो ही भगवान श्रीकृष्ण परमेश्वराने त्यावेळी सिद्ध केलेली आहे तेव्हा आता गणराज्याबद्दल काही बोलायचं आहे किंवा बोलायचं असं नाही स्वतः रामचंद्र प्रभूला गादीवर बसवताना राजा दशरथाने सुद्धा लोकशाहीचा उल्लेख केलेला आहे व आचरण केलेला आहे त्यावेळी ही आमात्य मंडळ होतं मंत्रिमंडळ होतं समाजाचा विचार घेतला जात होता तेव्हा अशी लोकशाही निर्माण करावी की ज्यामुळे सर्व लोक सर्व सुखाने संपन्न होतील असं ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं नाही सत्ता केंद्रित झाली म्हणजे सर्व सुखाने लोक तयार होतील सर्व सुखाने संपन्न होतील सत्तेच केंद्रीकरण लिहिलेलं नाही किंवा सत्ता विकेंद्रीकरण ज्याला म्हणतात ते केल्याने सुखी होईल असंही ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये त्याच साधन म्हणून सांगितलं नाही किंवा यासम भौतिक समृद्धि अभी को महाराज ने लिखी नहीं की जी समृद्धि साधन आता संग वैज्ञानिक विकास आर्थिक साम्य आर्थिक संपन्नता लोकशाही सत्ते च केन्द्रीकरण सत्ते विकेन्द्रीकरण लोकशाही गणराज्य ही किंवा या सम असलेली भोग समृद्धी ही साधने न सांगता ज्ञानेश्वर महाराज सांगतात या सुखप्राप्तीसाठी तिन्ही लोकांना त्या सर्व सुखाने ते संपूर्ण व्हावीत यासाठी काय करावं भजेजो आदिपुरुख ही अखंडित हे साधन सांगतात अखिल विश्वाचं आदि कारण असलेला परमात्मा ज्याला आदिपुरुष असं म्हणतात त्याचं या सर्वांनी भजन करावे अनन्य भक्ति करावी साधन महाराज इधे संग अर्थात हाज निरुपद्रवी निश्चित फलपर्यसायी उपाय है अ्ञानेश्वर महाराज मनना है या बोलने संगने मगने ज्ञानेश्वर महाराज का भाव है असन लक्षा को प्रकार का गोंधल होना नहीं यात सर्वसुख कि सुख किंवा सर्व, सर्व कि सुखाने परिपूर्ण होणं हे फल सांगितलेलं आहे आणि हे फल म्हणजे सगळ्या साधनाचं फल आहे संपूर्ण ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं किंवा याच्या यावर सर्व जेवढ्या आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथाचं फल काही असेल तर सर्व सुख प्राप्ती किंवा सर्व परिपूर्ण होणं हेच मुख्य फल आहे या फळ्या रूपाने सांगता येत त्यापैकी एका रूपाने म्हणजे सर्व सुखाने पूर्ण होणं या रूपाने इथे सांगतात जस तुम्हाला सांगितलं शोक निवृत्ती आनंदावाप्ती अनिष्ट निवृत्ती इष्ट प्राप्ती असं वेगवेगळ्या रूपाने सांगता येते पण इथे सांगताना मात्र सर्व परिपूर्ण होणं या रूपाने किंवा सर्व या शब्दाने या ग्रंथाच वा एकंदर सर्व ग्रंथांचं म्हणजे वेदोपनिषदा पासून ते थेट मिळोबा महाराजांपर्यंत सर्व ग्रंथांचं वेदोपजीवी सर्व ग्रंथांचं हे फल आहे आणि या फलाच साधन काय आहे आदि पुरुषाच भजन हे साधन आहे म्हणजे आदि पुरुषाच भजन आणि सर्व सुखाची प्राप्ती या दोघांच्या मध्ये साधन फल भाव सांगितलेला आहे साध्य फल भाव सांगितलेला आहे हा साधन फल भाव निश्चित स्वरूपाचा आहे बऱ्याच ठिकाणी आपण असा साधन फल भाव ऐकतो पण तो निश्चित फल पर्यवसायी असेलच असं काही सांगता येईल आणि या साधनाच म्हणजे आदि पुरुषाच भजन भक्ती हे साधन करून सर्व सुख नावाचं जे फल आहे नित्य निरतिशय सुख ज्याला म्हणतात ते जे फल आहे ते त्याने ते प्राप्त करून घ्यावं असं प्रतिपादन केलेलं आहे हे कुणी प्राप्त करून घ्यावं तर त्रैलोक्यातील तिन्ही लोकांनी तिन्ही लोक या शब्दाचे त्रैलोक्य असाही अर्थ होतो तिन्ही म्हणजे त्या लोकांनी असाही अर्थ होतो किंवा देव मनुष्य व उरग या तीन प्रकारच्या प्राण्यांनी असाही अर्थ होतो सगळे अर्थ तुम्ही घेतले तरी त्याच्यात फार विरोध नाही शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो की जगता प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन याप्रमाणे काही सात्विक काही राजस तर काही तामस या तिन्ही प्रकारच्या लोकांनी सर्व सुखाने पूर्ण होण्यासाठी आदि पुरुषाच म्हणजे आदी परमेश्वराचं भजन करावं असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे अर्थात मी आरंभी आता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आदि पुरुषाचं भजन करावं या साधनाचा उल्लेख करण्यातच मध्ये जी साधन सामग्री उल्ली केलेली नाही या ओळीमध्ये ते सगळे आंतर्भूत आहे असं लक्षात कारण अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शुद्धामध्ये पुढे मोक्ष प्राप्तीसाठी म्हणजे परमेश्वराच्या सगुण साक्षातासाठी परमेश्वराच्या निर्गुण साक्षातकारासाठी परमेश्वराच्या अद्भेद बोधासाठी जी जी साधने व लक्षणे लागतात ती लक्षणे आपण वेगळी जाऊन अर्थात संपादन करण्याची आवश्यकता नाही ईश्वर भजन ईश्वर उपासना आपण जर केली तर ये वसती ती सर्व सर्व अंगा येते लक्षणे सर्व लक्षणे आपण होऊन येऊन आपल्या अंगामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये राहतात प्रत्यक्ष रूपाने ते अवतीर्ण होतात असं तिथे प्रतिपादन केलं असल्यामुळे आदि पुरुषाचं भजन हे एक साधन सांगितल्याबरोबर बाकीची सगळी साधनं सांगितल्यासारखी झालेली आहे किंवा हरिपाठात उपांत्य अभंगामध्ये लास्ट बट वन असं ज्याच नाव आहे त्या अभंगामध्ये असं सांगितलंय कि एक तत्व नाम दृढ धरी हे एवढं भक्त तू ध रामभक्तियोगाचं तो अनुष्ठान करण्याच पक्क मना ठरव मग काय होईल हरीला तुझी कोरोना निर्माण होईल मग पुढे काय होईल का, का एकदा त्याला कोरोना निर्माण झाली की सगळं काही होईल आपण केल्यावर राजा प्रसन्न झाला आणि तो म्हणाला वरम गृही मी तुझाय आता काय मागायचं आता काय मागायचं कारण सगळं आपलंच आहे वश झाला राजा मग आपल्या आप प्रजा आप त्या प्रजाती सगळी प्रजा आपलीच असते मग फक्त राजाला वश्य करून घेणं हे महत्वाचं आहे त्याप्रमाणे हरिला करुणा निर्माण होणं हे महत्वाचं आहे आणि हरिला करुणा निर्माण होण्याचं एकमेव चांगलं साधन जर काही असेल तर ते त्या भगवंताच भजन करणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे त्यातल्या त्यात नामभक्तीयोग अतिशय चांगले कारण देवाला कशाचा अभिमान नाही पण नावाचा अभिमान नाही <laughs> पुढे गमत आहे काय देवाला कशाचाही अभिमान नाही पण नामाचा अभिमान आहे तुका म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पावील म्हणजे नाम भजन भक्ती नाम भजन भक्ती योग किंवा नाम भजन भक्ती साधन आपण जर करू तर त्या नाम भक्तियोगाने या सर्व गोष्टी प्राप्त होतात इथे ज्ञानेश्वर महाराजांनी आदिपुरुष असा शब्द वापरला थोडी दुसरी गोष्ट आठवली म्हणून सांगतो ओम नमो जी आद्या आद्या शब्दाने आदिपुरुषच सांगितलेला आहे म्हणजे आदिपुरुषाचा उल्लेख ज्ञानेश्वरीच्या आरंभी आहे आणि इथे उपसंहारात म्हणजे उपक्रमोपसंहारामध्ये आदि पुरुषाचा ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख करून त्याची एकवाक्यता सुचवलेली आहे सांगितलेली आहे आद्य या शब्दाचा पुष्कळ विचार करण्यासारखा आहे म्हणून पुष्कळ करण्यासारखा असला तरी सुद्धा आता आपल्याला करायचा नाही पण पुष्कळ करायचं नाही याचा अर्थ थोडा सुद्धा करायचा नाही असा त्याचा अर्थ नाही थोडा आपल्याला करायचा कारण तुम्हाला त्याच सूचन व्हावं एवढ्या पुरता त्याचा विचार करायचा आहे ते सूचनास अस जगदाद्य असलेला हा परमात्मा म्हणजे आदी शब्दाचा अर्थ आहे जगदाद्य कारण आदी पुरुष आदी अधिक पुरुष बरोबर आहे आदी पुरुष आदी शब्दाचा अर्थ आहे कारण आदी शब्दाचा अर्थ आहे जगताच आद्य कारण नुसतं कारण नाही जगताच आद्य कारण आणि जगताच आद्य कारण या शब्दाचा अर्थ नंतर विस्तार सांगतो इथे फक्त आदि पुरुष या शब्दा करता पहिल्यांदा अर्थ सांगतो आणि मग दुसरा आदी म्हणजे जगदाद्य कारण असणारा असा कोण अधिक पुरुष म्हणजे परमात्मा म्हणजे आपल्या प्रकृती रूप पुरीमध्ये शयन करतो पुरी शयनम करु प्रकृती रूपुरीमध्ये शयन करतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात किंवा सचित आनंद या तिने स्वरूपानी किंवा तिन्ही रूपाने अभेद स्वरूपांनी कारण सचित आनंद यांच्यामध्ये जर समाहार द्वंद्व आहे सनिश्चित केलं तर एकच अभेद रूपांनी जो सदा परिपूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात म्हणून पूर्णत्वात पुरुष असा जो पुरुष त्याच नाव आहे आदी पुरुष म्हणजे जगदाद कारण व प्रकृतिरूप पुरीमध्ये शयन करणारा किंवा पूर्ण असणारा असा जो पुरुष म्हणजे चेतन त्याच नाव आहे आदि पुरुष तो सदाच भजनी आहे आणि भजनी असलेल्या सदा भजनी असलेल्या आदि पुरुषाच सर्वांनी भजन करावं हे साधन आणि सर्व सुखाची प्राप्ती व्हावी हे त्याच फळ असा यांच्यामध्ये साध्य साधन भाव आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे आता जगदाद्य कारणत्वाविषयी पुष्कळ विचार आपल्याला सांगितलेला आहे वृत्तीप्रभाताला पुष्कळ विचार लिहिलेला आहे ज्ञाने पुष्कळ विचार लिहिलेला आहे आपण पुन्हा त्याचा विचार करू जन्माद्य या सूत्रापासून किंवा त्याच्या अगोदर जायचं झालं तर येतो वा, वा इमा भूताने जायंते हे नजाताने जिवंती यंत्री तद् ब्रह्म तद्स्व हे याचं वर्णन केले ते आद्य पुरुष त्याबद्दल हार विचार न करता एक दोन गोष्टी मुद्दाम सांग तो जगताच आद्य कारण आहे या म्हण्यामध्ये जड कारणवादाची व्यावृत्ती झाली एक वाक्य लक्षात ठेवायचं तो आदिपुरुष आहे ना आदिपुरुष आहे म्हणजे चेतन आहे चेतन आहे म्हणजे जड कारणवादाची व्यावृत्ती हा आदिपुरुष या म्हणण्यामध्ये अल्पज्ञ जीव तो या जगताच कारण होऊ शकत नाही हे त्याच्याबरोबर लक्षात ठेवायचं तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायची तीही कि तो आद्य कारण आहे म्हणजे या जगताच तो उपादान कारण आहे का केवळ निमित्त कारण आहे का अभिन्न निमित्त उपादान कारण आहे तर केवळ उपादान कारण नाही केवळ निमित्त कारण नाही तर तो केवळ अभिन्न निमित्त उपादान कारण आहे आणि अभिन्न निमित्तोपादान कारण हा माया विशिष्ट स्वरूपाने आहे का माया विवर्जित स्वरूपाने आहे तर माया विशिष्ट चैतन्य रूपाने या संपूर्ण जगताचा तो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे हा त्याचा अर्थ आहे आदी पुरुष ही त्याची ओळख हा त्याचा परिचय आजच्या वक्त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो सभेची मर्यादा जाणून त्याप्रमाणे आदिपुरुष शब्दा त्या या शब्दाचा परिचय म्हणजे त्याच्या अर्थाचा परिचय म्हणजे मायाविशिष्ट ईश्वराचं वर्णन यामध्ये केलेलं आहे असं आपण लक्षात ठेवा आणि सर्व सुख म्हणजेच निर्विशेष परब्रह्म चैतन्य की जिथे केवळ सुखरूपता अशी स्थिती आहे या आदिपुरुषाचं जे भजन आहे भज शब्द आहे त्याच्यामध्ये भज श... भजातु आहे सेवायाम भज सेवायाम असा मूळ धातु आहे म्हणजे भजणे सेवा करणे आणि सेवा करणे या शब्दाचा सुद्धा अर्थ असा आहे की हल्ली या सेवा शब्दाच विडंबन झालंय सेवा शब्दाच अवमूलन झालेलं आहे सेवा शब्द हा लोकांचा एक विकृत स्वरूपाचा शब्द झालेला आहे सेवेचा आणि व्यापाराचा वाकडे पडाय तो लोकांनी व्यापार हीच सेवा असून से टाक बिझनेस इज आवर युव सर्व्हिस दोन्ही व्यापार हीच तुमची व आमची सेवा आहे आम्ही केलेली तुमची किंवा तुम्ही आमची कसे आमची तुमची आवर आणि युवर म्हटलं त्याचा दोन्ही अर्थ आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्रास लिहिलंय स्वामीची या मनोभावा न चुकीचे हे ची परमसेवाडवा वाणिज्य करणे म्हणजे व्यापार करणे म्हणजे सेवेच्या विरुद्ध असतो त्याला व्यापार म्हणतात आणि व्यापार शब्दाचा अर्थ आहे ची फसवणे तर आपण आपल्या सेवेने आपल्या गुरूंना आपल्या इष्टमित्र सखे सज्जना किंवा ज्याची आपण तुम्ही सेवा करतो म्हणतात त्या देवाला दानवाला मानवाला कोणीही जा सेवा शब्द आलाय ना मग तुम्ही त्याला फसवू नका आणि व्यापार करणं म्हणजे फसवणं लोकांनी काय केलं हे सेवा करून टाक म्हणजे फसवणं सेवा असं करून टाकण म्हणजे त्या सेवा शब्दाचा विपरीत अर्थ करून टाक तो, तो अर्थ इथे घ्यायचा नाही हे सांगण्याकरता इतका मी विस्तार केला ध्वज सेवा याम शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये पूर्ण निरपेक्षता आहे अगदी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या शब्दात सांगायचं झालं तनु मनु जीवे लागावे अगरवता करावे सकळ ह्याचं नाव आहे सेव आता जास्त विवेशन करायचं कारण त्याचं नाव आहे भजन म्हणजे शरीराने भजन करावं मन लावून भजन करावं आणि शेवटी जीव ओतून भजन करावं असं किती लोक भजन करतात असं जर भजन करील तर हरिपाठाच शेवटच चरण त्याच विसरणार नाही असं जर भजन करील तर तो पाठांतर कर म्हणून त्याला सांगायचं कारण असं भजन करील तर तो जीव तोडून भजन करणारा माणूस त्याला उठा चला लवकर या भजनाला या असं म्हणायचं कारण येत होतो जीव ओतून करणारा काम माणूस म्हणजे येतोच असं पूर्वी सामान्य नोकर सुद्धा शरीराने मनाने वो जीव ओतून काम करीत असत इथे ते चित्र आहे तुम्हाला बघायचे असले ते मी दाखवत इतके हे इथे चित्र आहे नाना महाराज हे नाना महाराजांचं चित्र ज्यांनी चित्राचं अनेक प्रकारचं काम केलं त्याने दादांना सांगितलं तुमच्या इच्छेप्रमाणे मला एक चित्र सांगा ते चित्र मी तुम्हाला, तुम्हाला केवळ सेवाभावाने एक नवा पैप ह्यातलं काही त्याने दादांनी दिलेलं नाही हे सगळं त्याने आणून दिले सेवाभावाने करून ठेवले ते इतके वर्ष झाली ते चित्र आत्ता काढले का काय इतकं सुंदर मी कशा करतो तुम्हाला सांगितलं से सेवाभाव शब्दाचा था अर्थ असा हे अतिशय सुंदर अतिशय रमणीय अशा प्रकारचं एखादं काम लोक करीत असत की त्याच्यामध्ये शरीर ओतलेलं आहे त्याच्यामध्ये मन ओतलेलं आहे आणि जीव ओतून केला शरीराने मन लावून व जीव ओतून केलं चित्र अशीच सगळी सेवा करणारे लोक जे कुठे द्रव्याला कुठे इतर गोष्टीला पाहत नव्हते असा अर्थ एवढाच आहे सेवका तू हऊले असं म्हटलं ना सोहमसिद्धीचे लळे सेवका तुझे नि असं तिथे म्हटलेलं आहे म्हणजे शिष्याला सेवक असं म्हटलेलं शिष्य म्हणजे अत्यंत निरपेक्षतेने शरीर वाणी मन सर्व टाकून गर्व निर्माण न होता पुन्हा मी सेवा करतोय माझ्यासारखी कोण सेवा करतो ह्याचा अर्थ काय झाला गर्व झाला अगर्वता नाही आहे म्हणजे सेवे सेवा ही गर्वनिवृत्तीसाठी आहे पण सेवेचाच गर्व निर्माण होतो त्याला काय करायचं काय <laughs> सेवा ही कशा करताय गर्वनिवृत्ती करताय गुरुंना नमस्कार करण्याची संग्ट। काय सांगितले प्रणिपात प्रणिपात शब्द प्रकर्षेन पतनम प्रकृष्ट्रमाणे जमिनीवर पडणे साक्षांग नमस्कार दंडवत त्याच्यापेक्षा पुढे लिहिले असं सांगितलं आणि असा नमस्कार करणं त्यांना त्यांची सेवा करणं हे अभिमान निवृत्तीसाठी गर्व निवृत्तीसाठी आहे म्हणून सांगितलं तो काय म्हणतो माझ्या सारखा दंडवत कोणी घालतो का माझ्यासारखी कोणी शरीराने सेवा करतो काय झालं का गर्व निर्माण झाला म्हणजे ज्या नमस्काराने गर्वनिवृत्ती व्हावी विनम्र व्हावं असं सांगितलं जातं त्या नमस्काराचाच गर्व जर निर्माण झाला तर काय करेल म्हणून सगळ्यात मोठ्या माणसाचं नाव तिथे दिलेलं आहे भक्ताच त्याच नाव आहे गरुड गरुडालाच अशी गर्वाची वृत्ती निर्माण ह्याही येतो कोणाचं गरुड नाव हा तर गरुडाच नाव ज्याला त्याला गर्व निर्माण झालाय की माझ्यासारखी सेवा करणारा कोणी नाही म्हणून कोणालाही गर्वाचा निर्माण होतो मौलीने मुद्दामर्वता करावे त्याच नाव आहे सेवा त्या सेवा शब्दाचा अर्थ आहे प्रेम करण त्या सेवा शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणपूर्वक अति हळुवारपण चित्ता आणून या श्रवण मनन इत्यादी जी सेवा करायची ती चित्ताला हळुवारपणा निर्माण करून हे इतकं असं उथळपणाने प्राप्त होण्यासारखं नाही आहे माणसाला असं ते उथळपणाने प्राप्त व्हावं वाटत पण होत नाही वाटण्याला काय अर्थ तुमचं वाटणं आणि शिजणं केव्हा उघडेल आणि कुठे घडेल काही सांगता येत नाही इथे वाटायची पण नाही आणि शिजवायचं पण नाही <laughs> त्या म्हणतात मला काही वाटायचं काम असलं तर द्या ते म्हणतात वाटायचं काही नाही आमच्या सगळं शिजवायचं त्या मला मग शिजवायचं काही येत नाही मग करू नका सांगण्यात अर्थ असा आहे की तसा इथे अर्थ नाही आहे तुम्हाला काहीही वाटतो मूळ तुम्हाला ती प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर या पद्धतीने ती सेवा केली पाहिजे म्हणून इथे महाराजांनी लिहिले आदिपुरुषाचं भजन म्हणजे आदिपुरुषाची सेवा आदिपुरुषाची सेवा करायची ती कशी करायची दोन प्रकाराने हे भजन घडू शकतो हे पहिलं घडू शकत ते सगुण स्वरूपाची प्रेम लक्षणात्मक वृत्तीरूप भक्ती त्याचं नाव आहे भजन भक्ती त्याचं नाव आहे भजन सेवा ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे म्हणजे प्रपंचाच मौन धारण करून मग हे सेवा करायचे पण मौन धारण करणं अतिशय कठीण कर आहे म्हणजे वैराग्य धारण करणं धारण करणं म्हणजे नुसतं न बोलणं नव्हे ही पहिली भजन भक्ती दुसरी भजन भक्ती आपल्याला करता येते ती जी आपण करतो ती नामसंकीर्तन भक्ती ती आत्ता आपण करतो त्या पद्धतीने सामूहिक पद्धतीने करता येते किंवा एकांतात बसला तर एकांत रूपामध्ये करता येते आणि अशा नामसंकीर्तन रूपी एकांतातल्या भजनामध्ये रममान होणं हे अत्यंत श्रेष्ठ प्रेम लक्षणात्मक वृत्तीचं लक्षण जसं मी तुम्हाला सांगितलंय की मतचित्ता मद्गत प्राणा हा बोधयंत परस्परम कथयंत मामनित्यम तुष्यतीचे रवद्या ते ठीक आहे होईलच पण रमंतीचेही एक गोष्ट अतिशय महत्वाची एकांतामध्ये ईश्वर भजन करण्यामध्ये जो रममान होतो जो त्यामध्ये सदा रंगून जातो अशा प्रकारची ही स्थिती ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी त्या महाभारताच वर्णन केलं इतकं सुंदर वर्णन केलंय महाभारत म्हणजे कोण आहे महाभारत म्हणजे ते महाभारत आहे कि ज्यामध्ये एकथ चातुर्य शहाणे झाले हमेय रुची साधे हम्म सौभाग्य पोखले सुखाचे जिथे जिथे पुष्ट होत, होत, प्राप्त सिद्धांताला हि गोडी प्राप्त होते पुढे माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता हम्म गुढ उचिता दिसे भले ज्ञानेश्वर मौली सांगते कि सर्व रसांना जी मधुरता प्राप्त झाली ती मधुरता दोन कारणाने एक तर त्या महाभारतामध्ये असलेल्या शांत रसाच्या माधुर्याने त्याला मधुरता आहे किंवा तिथे लिहिलेल्या स्वूपकर्म शास्त्राच्या दृष्टीने याला गोडपणा आहे पुढे महाराज लिहितात माधुरी मधुरता रसाला, स्त्री पुरुषांचे राजपुरुषांचे जे वेश त्याने धारण केलेली जी वेशभूषा ती वेशभूषा तुमच्या आमच्या या सौंदर्याला कारण आहे किंवा शृंगार नावाच्या रसाला तो सुरेखपणा प्राप्त झाला तो या महाभारतातल्या साहित्यामुळे प्राप्त झाला रूढपण उचिता दिसेच्या ठिकाणी सुंदर रूपाने जी समाजामध्ये आलेली आहे ती गोष्ट दिसून येईल पुढे काय लिहिले सांगा एक कळाविधपणा कलेला कलात्व जे प्राप्त झालं ते या महाभारतामध्ये प्राप्त झालं पुण्याशी प्रता पु पुण्यामध्ये प्रकारचं आगळं वेगळं सामर्थ्य निर्माण झालं ते या महाभारतामुळे लिहिले पुढे हा म्हणून जन्मजयाचे अवलीला दोष हरले त्या जन्मजयाचे दोष निवृत्त झाले पुढे हा ना पुढचं काय रंगी सुरंगतेची बिक काय पहिला असो मी त्यातलं सांगणार आहे ते हे की या महाभारत रूपी ग्रंथाच्या रंगपीठावर या सगळ्या सुखाना सौभाग्य प्राप्त अशा प्रकारची स्थिती त्यामध्ये मी म्हणजे हे रंगपीठ असं आहे की या रंगपीठामध्ये सर्वांना सुखालाही पुष्टता प्राप्त व्हावी असं याच्यामध्ये सामर्थ्या महाराजांनी म्हटलंय या सांगण्याचा हेतू माझा असा आहे की केवळ भगवंताचं एक नामसंकीर्तन करायचं असलं तर त्या महाभारत रूपी रंगपीठावर ज्याप्रमाणे त्या त्याला सुरंगतेचं बिक सामर्थ्य प्राप्त होत ती गोष्ट केवळ एकटा असताना त्यामध्ये तो रंगून रंगुंदा। जातो असं रंगून जाणं हे, हे भजन एक भजन भक्ती आहे नामसंकीर्तनाची एकट्याची किंवा भगवंताच गुणसंकीर्तन करणं गुणाचं वर्णन करणं अशाही प्रकारची भक्ती करावी किंवा स्वरूप संकीर्तन शेवटी का लीलासन की सर्व भजन भक्ति है अशा प्रकार भजन कराव क्या आचार्योपासनम ज्ञानेश्वर महाराज सदगुरु की नव विधा भक्ति क्या तिथे लिखे है या प्रकार की नव विधा भक्ति सदगुरू की कर सदगुरु कृपे ने परमेश्वर जीवत्मा है जीवात्मा हाच परमेश्वर स्वरूप है चिंतन मी ब्रह्म है वो ब्रह्मा आत्मा है अशा प्रकार अभेद स्वरूप ज्ञान लक्षणात्मक वृत्ति ने भजन भक्ति, करा। भक्ति एक ज्ञानपूर्व भक्ति आतर भक्ति ज्ञानपूर्व भजन करावे ज्ञानोत्तर ही भजन कराव ज्ञानपूर्व जे भजन आहे ते प्रेम लक्षणात्मक वृत्तीने आणि ज्ञानोत्तर जे भजन आहे ते दोन प्रकारचं आहे ज्ञानोत्तर भजन प्रेम लक्षणात्मक वृत्तीनेही घडतं आणि ज्ञानोत्तर भजन ज्ञान लक्षणात्मक वृत्तीनेही घडत असं उभय स्वरूपाचं भजन उभय स्वरूपाची भजन भक्ती म्हणजे सेवा या आदी पुरुषाची या सर्व लोकांच्या कडनं घडावी हे साधन आणि सर्व सुखाची प्राप्ती व्हावी हे त्याचं फल ही दोन प्रकारची भजन भक्ती म्हणजे ही दोन प्रकारचं भजन भजन भक्ती ही साधन आहे या साधनांच्या द्वारा म्हणजे या भजन भक्तीच्या द्वारा त्रैलोक त्यात असलेल्या सर्व लोकांनी सर्व सुखाने नित्यनिरतिशय सुखाने म्हणजेच परिपूर्ण सुखाने संपूर्ण व्हावं परिपूर्ण व्हावं असं ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं आहे आपण जर चिंतन करू लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांच्या या मागण्यामधला एक आणखी भाव असा आहे की जगामध्ये आपण असं पाहतो कि बरेच लोक या व्यावहारिक सुखाने संपन्न आहे उदाहरणार्थ काही लोकांना सत्तात्मक मोठेपण प्राप्त झाले त्याच्यात ते सुखात अगदी मराठी सांगायचं झालं तर शब्द स्पर्श रूप रिषयाच्या कोटीच्या सुखामध्ये जे मशगुल त्याला इकडे तिकडे बघायला सुद्धा सवड नाही मग सत्तात्मकतेने मोठ्या सुखात संपन्न आहेत काही लोक द्रव्यात्मक सुखाने संपन्न आहेत काही लोक मान सन्मानाच्या सुखाने संपन्न आहे काही लोक इतर काही गोष्टी आहेत अशा प्रकारच्या समृद्धीच्या त्यामध्ये सुखाने संपन्न आहे अशा लोकांनी सुद्धा आदि पुरुषाच भजन करावं का करावं त्याच कारण अशा सुखाने संपन्न असणारी माणसं विनय संपन्न असतील असं सांगता येत नाही त्यांच्या ठिकाणी विनय निर्माण होण्याची गरज आहे सत्ता द्रव्य इत्यादी गोष्टी प्राप्त झाल्या म्हणजे मनुष्य उन्मत्त होतो गर्व शिरोमणी होतो तो गर्व शिरोमणी होऊ नये यासाठी संपदा त्याला प्राप्त व्हावी म्हणून त्याने आदि पुरुषाच भजन प्राप्त करा काही लोक या सत्तेने संपन्न आहेत कदाचित त्यांच्या ठिकाणी विनय असेल पण त्यांना सद्बुद्धी नाही कारण चांगली बुद्धी प्राप्त होणे हे अतिशय अवघड काम आहे मला जे असं सद्बुद्धी ही सगळ्या जगामध्ये दुर्लभाषा प्रकारची बोल म्हणून कधी दे देवाला भेटायला गेला म्हणजे कंसात देवाच्या दर्शनाला गेला किंवा संतांच्या दर्शनाला गेला तरी एकच मागा की आम्हाला सद्बुद्धी दे त्याच्या पुढचं मागणं मागायचं झालं तर दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको असं मागणं मागा दुर्बुद्धी ते मना, कदा नको जो नारा आणि निर्माण झाली तर सद्बुद्धी व्हावी निदान पक्षी दुर्बुद्धी तरी होऊ नये असं मागणं मागा म्हणून बुद्धी आणि विनय या दोन गोष्टी प्राप्त व्हाव्यात व त्या स्थिर स्वरूपाच्या राहाव्यात यासाठी अशा सुखाने संपन्न असलेल्या लोकांनी सुद्धा आदि पुरुषाच भजन करावं म्हणजे याद्वारा कानातली परमात्म सुख सते शी सांगितलेल्या क्रमाने अमुक असाप्त होते जे लोक त्यांनी भजन भक्ती करावी हा त्यातला मुख्य भाग आहे काय अन्यत्र जाऊन घसरण्याची शक्यता राहणार तो या क्रमाकडे वळायला मार्ग मोकळा झाला तिकडे वळण्याची त्याची योजना झाली आदी पुरुषाच्या भजनात हे वैभव आहे अशा लोकांनी सुद्धा भजन केलं तर तो, तो तिकडे कुठेतरी जाण्यापेक्षा या प्रवाहामध्ये उद्धाराचा जो प्रवाह आहे साधन मार्ग आहे त्या साधन मार्गामध्ये तो जे अर्थात हे मी आता सांगितल्याप्रमाणे विषय आहेत त्यांनी आता जे यापेक्षा जे तमोगुणी लोक आहेत त्यांनी काय करायचे त्यांनी पण आजी पुरुषाचं भजन करा म्हणजे काय होईल त्यांना सुद्धा कधीतरी दोषापनयपूर्वक गुणाधानाची स्थिती निर्माण होऊन तेही इकडे आता जे लोक मुमुक्ष आहेत त्या मुमुक्षने सुद्धा आदि पुरुषाचं भजन करावं कारण आपल्या या परमात्म, परमार्थ परमार्थ प्राप्ती मार्गामध्ये जे काही प्रतिबंध आहेत त्याची यादी मी तुम्हाला अडचणीच फार या नावाचा जो लेख आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचा प्रतिबंधच कसे निर्माण होतात भूत भावी वर्तमान इत्यादी तर ज्ञान प्रतिबंधक पापाच्या निवृत्तीसाठी मुमुक्षने सुद्धा ईश्वराचं भजन करावं म्हणजे त्या ईश्वर भजनाने किंवा सद्गुरूंच्या भजनाने ज्ञान प्रतिबंधक पापाची निवड तुम्हाला तिसऱ्या तरंगात सांगितले किंवा तही सांगू की ज्याने गुरु प्राप्त झालेला नाही त्याने ईश्वराची भक्ती करावी आणि ईश्वर भक्तीने जर गुरुंची प्राप्ती झाली तर आता पुन्हा ईश्वर भजन करण्याची आवश्यकता नाही आता त्याने फक्त गुरूंची भक्ती करावी म्हणजे काय होईल म्हणजे त्या मुमुक्षुला ज्ञान प्रतिबंधक पापाची निवृत्ती होऊन ज्ञान होईल आता कोणी असं म्हणेल की आम्ही ईश्वराचं भजन करायचं हे कारण आम्ही आता कृतार्थ झालो खर तर असायचं आलो आहे जो म्हणे तो काहीचे अशी खरी गोष्ट तरी पण ज्याला नित्य निरिशय सुख है ज्यादा शांति सुखा प्राप्ति है जो पूर्ण स्वरूपाला पावे है ज्यादा जीवन मुक्त मन भजन कराव का ज्ञानेश्वर महाराज मन भजन कराव अव नए सुधा भजन करीवन मुक्ति का व सगुण भक्ति या विलक्षण सुख लाभार्थी भजन कराव आदिपुरुषात जर त्याने भजन केलं तर त्यालाही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होईल त्यालाही सगुण भक्तीच्त होईल जनसामान्यांना असन्मार्गापासून परावृत्त करून सन्मामध्ये प्रवृत्त करण्यासाठी म्हणजेच लोकसंग्रह करण्यासाठी लोकांचा सम्यक ग्रह करण्यासाठी लोक गोळा करण्यासाठी नव्हे संग्रह शब्दाचा अर्थ गोळा करणे नव्हे सम्यक ग्रह करून देणे एका माणसाचा जरी आपण हा सम्यक ग्रह करून दिला तर लोकसंग्रह म्हणून असा लोकसंग्रह करण्यासाठी त्या ज्ञानी पुरुषांनी सुद्धा आदि पुरुषाच भजन करावं म्हणजे लाविले दमामे मुक्ता आणि मुमुक्षा म्हटल्यासारखं झालं या सर्वांनी या सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी आदि पुरुषाच अखंडित भजन करावं अखंडित म्हणण्यामध्ये एक तात्पर्य ते तुम्हाला आता सांग अखंडित म्हणण्याचं कारण असं आपल्या भजनामध्ये खंडपण किंवा आपला आणि भजनाचा आपल्या आणि आपल्या खंडाचा जर काळ मोजला तर आपलं आपलं भजन जे होतं त्याच्या मानाने अनंतपटीचा खंडच त्याचा असत म्हणजे खरं सांगायचं म्हणजे भजन करीतच नाही बरखर वरक का पण काही आषाढी कार्तिके जे भजन करतात त्यांची मी गोष्ट तुम्हाला खंड म्हणजे थांबणं विभाग होणं अ म्हणजे नसणं अखंडित म्हणजे निरंतर का त्याच कारण साधन विवर्जित मनुष्य ज्यावेळी कामाण होतात दोष निर्माण एक भजन भक्तीच्या व्यतिरिक्त निवांत मनुष्य कधी राहू शकत नाही जे काही दुसरं कर्म करी त्यामुळे ही त्याच्यामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता म्हणून नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये क्षणभर सुद्धा मध्ये अंतर पुढे द्यायचं नाही सर्व सुख गुढी साई शास्त्री निवडी पुढे काय दिले किती किती अर्ध घडी हा म्हणजे अर्ध एक घडी आणि त्या घडीतला घडी त्या घटिकेमधला अर्धी घटिका सुद्धा रिकामा राहायचं नाही म्हणून त्याचं नाव आहे अखंडित अखंड शब्दाचा हात म्हणजे एक निमिषभराचा सुद्धा त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नये अशा प्रकारचं त्या पुरुषाचं भजन घडलं पाहिजे याच्यावर तीन गोष्टी तुम्हाला मागे सांगितल्या त्या नुसत्या उल्लेख करून जातो विस्तार पुष्कळ अनेक वेळा केल्या अनेक वेळा करू आत्ता तूर एवढंच लक्षात ठेवेल अखंडित म्हणण्यामध्ये सातत्य दीर्घकाल आणि आदर या तीन गोष्टी असल्या पाहिजे आपण गुरुंची सेवा करतो पण सतत करीत नाही ईश्वराचं भजन करतो पण सतत करीत नाही जे सतत करतात ते दीर्घ काल करीत नाही सतत सात दिवस सप्ताह आठव्या दिवशी पुन्हा बघायचं नाही सतत आळंदी पंढरीची वारी दिंडी पुन्हा भजन नाही म्हणजे सिझनल असं करायचं हंगामी मराठी त्याच सांगायचं हंगामी भजन हंगामी परमार्थ हंगामी परमार्थी हंगामी टाळकरी हंगामी कीर्तनकार कस नाही हे कस पाहिजे सतत पाहिजे आणि दीर्घकाल सतत आहे पण तेवढा हंगाम असेपर्यंत सतत हंगाम संपला की संपला नाही सतत आहे व दीर्घकाल समजा सतत आहे आणि दीर्घकाल आहे पण त्याच्याविषयी जर आदर बुद्धी नसेल तर त्याचाही काहीही उपयोग होत नाही आपण देवाजवळ राहणारे मुक्त का होत नाही त्याचं कारण देवाबद्दल आपली आदर बुद्धी नाही तर आपण सतत राहतो दीर्घकाल राहतो जन्म इथेच जातो ना आपला म्हणजे सातत्य आहे दीर्घकाल मग मुक्त का होत नाही आपण आधी परिचया का होत न्या आपली आदरबुद्धी तिथे नाही म्हणून आपण मुक्त होत नाही इथे अखंडित शब्दाने सातत्य दीर्घकाल आणि आदरबुद्धी याने आदि पुरुषाच भजन भक्ती हे साधन करून तिन्ही लोकातल्या त्रैलोक्यातल्या तिन्ही लोकांनी सर्व सुखाने संपूर्ण व्हावं असा या म्हणण्यात मागण्यात अर्थ आहे म्हणून किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही तीही लोक भजेजो आदीपुरुखी अखंडित त्रैलोक्यातील देव मनुष्य व्रग या तिन्ही प्रकारच्या लोकांनी म्हणजे सर्वांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन किंवा परिपूर्ण होण्यासाठी आदिपुरुषाची परमात्म्याची भक्ती सेवा करावी असं ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यातलं तात्पर्य आहे असा एवढा एक विषय सांगून आपण आज थांबूया उर्वरित विषय होऊ